सूर्यपुत्र लोकमान्य प्रखर बुद्धिमत्ता त्यांच्या संगतीत अगदी दहा मिनिटेही ज्याने ज्याने घालवली त्याला त्याला लोकमान्यांच्या प्रखर आणि अलौकिक बुद्धिमत्तेचा अनुभव आल्याशिवाय राहिला नाही त्यांचे विचार सुस्पष्ट मतनिखालस कधीही न बदलणारी अभ्यासपूर्ण विचार करून घेतलेली आणि स्वतःचा विचार न करता सर्वसाधारण समाजाचा विचार करून घेतलेली असत गणित आणि संस्कृतीवर त्यांची लक्षण पकड होतीच पण इतर क्षेत्रातल्या लोकांनाही काही फार वेगळा अनुभव नव्हता तरीही त्यांना जेव्हा कोणतरी बुद्धिमान म्हटलं तेव्हा ते, ते त्याला म्हणाले मी कसला हुशार खरे हुशार तर माधवराव रानडे आणि नानासाहेब देशमुख ते खरे जिनियस एकदा उत्तरेचं एक, उत्तरे एक संगीततज्ञ त्याचा संगीतावरचा प्रबंध घेऊन लोकमान्यांचं दर्शन घ्यायला गायकवाड वाड्यावर आला गायकवाडवाडा म्हणजे सर्वांसाठी कायम खुला दारात एक भैया असे तिथे सुरक्षा तपासणी वगैरे काही नाही त्या गायकाने अंगणातल्या माणसाला लोकमान्याची भेट घालून द्या असं सांगितलं त्या माणसाने पाहुण्याला सरळ वर जा आणि त्यांना भेटा असा सल्ला दिला दीड दोन तासांनी तो गायक खाली उतरला व सुरुवातीला भेटलेल्या माणसाला म्हणाला मला अनेकांकडून कळलं कर होतं की लोकमान्यांना गाण्यातली काहीही रुची नाही पण गेले दोन तास माझ्याशी ते इतकी जुनी ओळख असल्यासारखे बोलले आणि माझा सगळा निबंध पाहून इतक्या सूचना केल्या की माझे आता त्यांना गाण्यातलं काहीही कळत नाही म्हणायची छातीच होणार नाही असाच एकदा एक कापडाचा व्यापारी त्यांचा दर्शन घ्यायला आला त्याच्याशी ते तेजी मंदी भांडवल मालाच्या किमती यावर लोकमान्य इतके बोलले की तो माणूस जाताना म्हणाला आमचा कापडाचा पिढीच्याच धंदा पण यांच्यामुळे धंदा कसा करावा हे शिकलो लोकमान्य कापडाचा व्यापार सुद्धा करतात का आणि तिकडे तो व्यापारी निघून गेल्यावर लोकमान्य घरातल्यांना म्हणतात हाती घेतलेल्या विषयावर अभ्यास न करता ही माणसं असं कसं वागतात एकदा एक, एक मुलगा आपल्या मित्राला म्हणाला काय रे तू नेहमी वाड्यावर जात असतोस तुझे ते लोकमान्य घरी असतात तेव्हा करतात तरी काय नुसते ह्याच्याशी त्याच्याशी बोलतच बसले असतात ना मित्राला त्याचं हे बोलणं आवडलं नाही तो म्हणाला की मी उद्या तुला वाड्यावर घेऊन जाईन तिथे बसून तूच बघ ते काय करतात ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता दोघे वाड्यावर पोहोचले तेव्हा लोकमान्य अंगणातल्या ते आराम खुर्चीत बसले होते त्यांचे एक जुने मित्र तिथे आलेले होते दोघांशी कालिदास भवभूती भास यांच्या संस्कृत साहित्यावर चर्चा चालू होती भासाचा काळ कोणता यावर दोघं त्याच्या साहित्यावरून ठरवत होते इतक्यात एक माणूस प्रुफ तपासायला घेऊन आला सभेचा वृत्तांत त्यात होता अधीचा चर्चेत खंड पडला लोकमान्यांनी ते लिखाण काळजीपूर्वक वाचलं आणि म्हणाले त्या दोन रावबहादूरांची नावं आपल्या वृत्तांतात वगळून टाका पोलिसांकडे त्यांच्या नावाची नोंद झाली असेल पण आपल्याकडे ती नावं सापडायला नकोत मग परत भास कालिदास सुरू झाला अर्धा तास लोटतो लोटतो इतक्यात एक गृहस्थ आले त्यांच्या हातात सरकारला लिहिलेली एक अर्जी होती त्यांच्या भावाला जर्मनीतून आल्याबरोबर सरकारने अटक केली होती त्याची सुटका करावी असं सांगणारा अर्ज त्याने लोकमान्यांना दाखवला त्यांनी तो वाचला आणि म्हणाले तुमच्या या सुंदर इंग्लिशने सरकार भुलणार नाही सरकारला नेमके मुद्दे घालून लिहावं लागेल असं म्हणून त्यांनी तोंडांनीच कायदेशीर भाषेचा सा मजकूर सांगितला तो माणूस परत अर्ज लिहायला निघून गेला परत भगभ इतक्यात एक मुलगा आला त्याच्या हातात एक कागद होता तो कागद बौद्ध धर्मग्रंथावर ज्यांचा अभ्यास आहे अशा पाली भाषेच्या पंडिताकडून आलेला होता गीता रहस्याच्या दुसऱ्या आवृत्तीत लोकमान्यांना तो मजकूर घालायचा होता म्हणून त्या पंडिताने लिहून पाठवला होता हे सगळं तीन तास अवलोकन केल्यावर दोघं परत आली परत त्यावर एक शब्दही कोणी काही बोललं नाही एकदा एक, एक राणा सरतान सिंग नावाचा अचूक नेमबाज आपल्या चिरंजीवासह आणि दोन तीन मोगलाईतल्या निशाणबाजांना घेऊन लोकमान्यांना भेटायला आला हे सरतान सिंग शब्द वेधाने बाण मारत सरतांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून निरनिराळ्या रंगाने रंगवलेली मडकी त्यांचे साथीदार त्यांना एक एक करून वाजवून दाखवत आणि नंतर कोणत्याही क्रमाने रांगेत कशीही मांडून ठेवत मग जे मडकं वाजवलं जाईल त्यावर नेम साधत ते फोडत लोकमान्यांनी त्याचं कौतुक तर केलंच वर त्याला म्हणाले तुमच्या खेळात बंदुकीच्या एका गोळीतून दोन गोष्टींचा वेध घ्यायचा खेळ ठेवा अशी कला साध्य करा त्यात कठीण काहीच नाही थोडा अभ्यास करावा लागेल पहिल्या वस्तूचा वेध घेतला की ती दुसरीवर जाऊन पडेल असं बघा डायनामिक्सच्या शास्त्रानं हे सिद्ध केलेलं आहे गोळीचा वेग वेलोसिटी, जाणून ग्रॅव्हिटीने जिथे गोळी पडेल तिथला पदार्थ फुटेल गोळी सरळ जात नसते हे लक्षात ठेवा हवेच्या घर्षणाने ती तिरपी जाते आणि तिचा वेगही मंदावतो हे लक्षात ठेवून अभ्यास करा आम्ही त्याचा अभ्यास करत असतो म्हणजे एका दगडात दोन पक्षी तिच्या वस्तूच्या पुढे आणखी एक वस्तू अशी ठेवा की गोळीची दिशा बदलली की पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवर पडून तीही वस्तू पडेल युरोपात आता नवीन निघालेल्या तोफा वर तोंड करून उडवायच्या ही नवीन पद्धत आली आहे गायकवाडवाडा बडोद्याच्या महाराजांना विकायचा होता त्यांनी लिलाव पद्धतीने तो विकायचा ठरवलं लोकमान्यांनी जी किंमत सरकारला सांगितली ती सर्वात किफायतशीर बोली होती म्हणून बडोदे सरकारांनी लोकमान्यांना तो वाडा विकला गायकवाड वाड्यात राहायला आल्यावर काही काही गोष्टींची डागडुजी करावी लागली त्या कामावर लोकमान्य स्वतः लक्ष ठेवत वाड्याच्या बाजूच्या भिंतीला एक जिना काढायचा असं लोकमान्यांच्या मनात आलं एवढ्या लहान जागेत लाकडी वाटोळा झिना निघणार नाही असं सुतार म्हणाले मग लोकमान्य पुढे सरसावले त्यांनी फया कशा कापायच्या हे सुतारांना शिकवलं आणि जिना तयार करून घेतला एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जाण्यासाठी पूल बांधायची नवीन कल्पना तिथे त्यांनी राबवली वरच्या माडी दोन दालनांमध्ये मिळून एकच मोठी हंडी उजेडासाठी लावायची लोकमान्यांनी ठरवलं पण भिंतीची जाडी खूप असल्याने अंधार येईल म्हणून त्यांनी एक युक्ती केली मधल्या भिंतीला भोक पाडलं होतंच तिथे भिंत दोन्ही बाजूंनी निमूर्ती केली अठराशे मध्ये लोकमान्य काउन्सिलच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा काही कागदपत्र बघायची त्यांना जरूर होती पण तिथले मुख्य स्पेन्स यांचं तुमच्याबद्दल चांगलं मत नाही असं मुख्य दफ्तरदार पेंटसे यांनी लोकमान्यांना सांगितलं तेव्हा पेंडशांच्या दबावाला बळी न पडता लोकमान्यांनी सरळ स्पेन्स यांची वेळ मागून घेतली त्या भेटीत स्पेन्स यांची भेट घेतल्यावर स्पेन्स इतके प्रभावित झाले की ते म्हणाले हा माणूस किती बुद्धिवान आहे आणि स्पष्ट वक्ता आणि परखडही आमचे सरकार का एवढे यांच्याविरुद्ध आहे कुणाच ठाऊक माधवराव नामजोशी आणि लोकमान्य दोघेही काउन्सिलर असताना सरकारशी म्युन्सिपाल्टीचं भांडण सुरू झालं सरकारकडून आलेल्या पत्राची नक्कल दोघांना पाहायला हवी होती पण प्रेसिडेंटनी ते नाकारलं आणि फक्त त्याच्यासमोर बसून वाचायची परवानगी दिली नामजोशी आणि लोकमान्य त्याच्यासमोर वाचायला बसले दोघांनी अर्धे अर्धे लक्षात ठेवायचं ठरवलं लोकमान्यांनी ते कागद वाचले आणि फोटोग्राफिक मेमरी सारखे लक्षात ठेवले ते दुसरे दिवशी केसरीमध्ये आलेल्या मजकुरावरून कळलं कलकत्त्यात काँग्रेसची सभा झाली नेहमीप्रमाणे कडाक्याचा वाद वगैरेही झाला तिथून लगेच ते हिंदी भाषेच्या परिषदेला आले आणि हिंदीत इतकं विद्वत्तापूर्ण आणि माहितीने भरलेलं भाषण त्यांनी केलं की महात्मा गांधी चकित झाले त्यांना ते एक कोडच वाटलं जगदीशचंद्र बोस यांचं व्याख्यान ऑपेरा हाऊसमध्ये होतं अध्यक्ष होते लोकमान्य नामवंत असे खूप भारतीय आणि युरोपियन लोक भाषणाला आले होते आपल्या भाषणात लोकमान्यांनी जगदीशचंद्रांची आणि जगदीशचंद्रांच्या संशोधनाची इतकी सुंदर ओळख करून दिली की आपल्या भाषणाच्या सुरुवातीला लोकमान्यांचे आभार मानून बोस म्हणाले की माझ्या संशोधनाचं लोकमान्यांनी इतकं सुंदर आणि स्पष्ट स्वरूप दाखवून माझं काम खूप सोपं करून ठेवलंय एखाद्या व्यावसायिक शास्त्रज्ञालाही ते जमलं नसतं कुणी ग्रंथकर्ता कितीही मोठा असला तरी त्याचे विचार बरोबर आहेत की नाहीत याकडे त्यांचे लक्ष असे कोणी जर म्हटलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हुशार की काय तर स्पष्टपणे म्हणत की तेही माणूस मीही माणूस तो ग्रंथकर्ता चूक नाही हे मी का समजावं मला देवाने बुद्धी दिली आहे त्याचा मग उपयोग काय म्हणूनच लोकमान्यांच्या गीतारहस्यात पंडितांनी शंभर चुका काढल्या तेव्हा लोकमान्यांनी लगेच उठून आधी शंकराचार्यानेही अशी व्याकरणातली चूक केली आहे हे, हे दाखवल्याबरोबर पंडितही चकित झाले इतक्या बारकाईने लोकमान्यांचं वाचन चाले पुला कॉलेजमध्ये शिकत असताना फिजिओलॉजी आणि अॅनॉटॉमीचा अभ्यास त्यांनी फावल्या वेळात पूर्ण केला आणि अॅनॉटॉमी कळावी म्हणून बैलाचे डोळे आणि हृदय खोलीवर आणून त्यांनी त्याचं डिसेक्शन करून बघितलं लंडनमध्ये असताना केसरीसाठी मशीन बघायला गेले तर जे मशीन बघितलं त्याचा सगळा अभ्यास केला आणि मशीन घ्यायचं ठरवलं कारखानदार म्हणाला हे मशीन अमेरिकन तज्ज्ञांनी निरुपयोगी ठरवलं आहे तरी लोकमान्यांनी त्या मशीनचा सौदा ठरवला लोकमान्य मशीन घेत आहेत हे कळल्याबरोबर जास्त किंमत द्यायला काही अमेरिकन तयार झाले पण सौदा लोकमान्यांशी झालेला असल्याने ते मागे राहिले केसरीच्या छापखान्यात मशीन बिघडलं की लोकमान्यांना कळवलं जाई ते असतील तिथून यायचे मशीनमध्ये हात काळे करून दुरुस्त करून जायचे त्यांना त्या मशीनचा प्रत्येक स्क्रू माहित होता लंडनमध्ये राहताना त्यांना तिथल्या लोकल ट्रेनचं वेळापत्रकही पाठ होऊन गेलं होतं आणि लंडनचा नकाशाही एकोणीशे अठरा सालच्या मार्चमधली गोष्ट प्रबोधनकार प्रबोधनकार ठाकर्यांचं वक्तृत्वशास्त्र हे पुस्तक पुण्याच्या चित्रशाळेत छापलं जात होतं म्हणून पुस्तकाच्या कामानिमित्त ठाकरे तिथे आले तेव्हा चित्रशाळेच्या जोशी काकांबरोबर लोकमान्य बोलत होते जोशांनी ठाकरे टिळक ओळख करून दिली तुमचं पुस्तक वाचलं छान आहे लोकमान्य त्यांना म्हणाले पण अजून ते बाहेर आलेलं नाही ठाकरे हो पण प्रूफ बाहेर ये करतात ना पुस्तक झालं की मला द्या अभिप्राय देईन आपण देशस्थ का नाही कायस्थ तरीच ही लेखणी इतकी टणत्कार करते आहे कायस्थांची लेखणी हल्ली झोपाळू झाली आहे ती जागी होईल तर देशकार्याचा वेग आणखी वाढेल वाङ्मय क्षेत्र काबीज करणाऱ्या ब्राह्मणांकडून तिला योग्यते उत्तेजन मिळत नाही आहे अहो आम्ही ब्राह्मण म्हणजे भिक्षुक भिक्षुकांच्या आश्रयाची क्षत्रियांनी अपेक्षा करावी यालाच मी झोप म्हणतो आहे कायस्थ म्हणजे स्वावलंबन आणि आत्मतेज यांचा आदर्श हवा त्याने कुणाच्या अभिप्रायाची उत्तेजनाची पर्वा न करता आत्मबळानेच पुढे सरकलं पाहिजे शिवाजीच्या वेळी शेकडो कायस्थ देशकार्यासाठी पुढे सरसावले ते काय ब्राह्मणाच्या उत्तेजनाने का पुस्तक छापून आल्यावर लोकमान्यांनी त्यावर सुंदर अभिप्राय कीर्तन नावाचा मासिकात छापला बॉम्बे कॉर्पोरेशनचे प्रेसिडेंट जोसेफ बाप्टिस्टा हे लोकमान्यांचे खास मित्र लंडनच्या मुक्कामात ते एकत्र राहिले तेव्हा त्यांना कळलं की लोकमान्यांना बायबल तोंडपाठवतं गणित त्यांची गणितातली बुद्धी फार मोठी होती लहानपणापासूनच ते अनेक कोडी तोंडीत सोडवत त्यांचे वडील शिक्षण खात्यात इन्स्पेक्टर होते नाना छत्रे यांचे ते लाडगे विद्यार्थी केरुनानांकडे भारतभरचे गणिती आपल्याला न सुटणारी गणितं घेऊन यायचे नाना त्या लोकांना लोकमान्यांकडे पाठवायचे एकदा दक्षिणेकडचे म्हैसाळकर नावाचे गणिती केरुनानांकडे आले केरुनानांनी त्यांना लोकमान्यांकडे पाठवलं या पठ्ठ्याने गणित सोडवून दिलं तेव्हा लोकमान्य फक्त तेरा चौदा वर्षाचे होते केरुनानांचा या शिष्यावर अति लोभ आणि शिष्याचंही गुरुवर फार प्रेम केरुनाना आपल्या इतर विद्यार्थ्यांना म्हणत हे सूर्याचं पिल्लू आहे आता उगवता सूर्य आहे काही काळानंतर ह्याचा मध्यान्ह तुम्ही पाहाल तेव्हा त्याच्या झळा सोसाल इंग्रजांनी त्या झळा सोसल्याच केरुनानांचा अंत जवळ आला तेव्हा त्यांना विचारलं की तुमची गादी चालवणारं कोण आहे तेव्हा कोपऱ्यात बसलेल्या लोकमान्यांकडे बोट दाखवून ते म्हणाले की हा मुलगा दिग्विजय करेल रँगलर परांजपे इंग्लंडहहून रँगलर होऊन आले आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवायला लागले त्यांच्या वर्गात लोकमान्यांचा मोठा मुलगा विश्वनाथ होता एक दिवस वर्गात शिकवताना परांजप्यांना गणित फळ्यावर मांडता येईना तेव्हा ते मुलांना म्हणाले की उद्या मी तुम्हाला हे गणित सोडवून देईन विश्वनाथाने घरी आल्यावर ते गणित लोकमान्यांना दाखवलं लोकमान्यांनी ते गणित तीन स्टेप्समध्ये सोडवलं दुसऱ्या दिवशी प्रोफेसर साहेबांनी आठ दहा पायऱ्यांमध्ये सोडवलं मग विश्वनाथाने आपली वही त्यांना दाखवली तेव्हा गणित सोडवायची ती पद्धत बघून रँगलर चाट पडले तुझे वडील कोण आहेत असं त्यांना विचारलं तेव्हा परांज त्यांना हा लोकमान्यांचा मुलगा आहे हे कळलं शाळेत मुलांना गणित शिकवताना इतकं सुंदर शिकवत की दोऱ्याच्या गुंत्याचं एक टोकं हाती यावं आणि ते ओढायला लागलं की गुंता सुटून यावा तसं वाटायचं सगळी गणितं तोंडी शिकवत एका तासात वीस बावीस गणितं सोडून ते बाहेर पडत आणि इतर शिक्षक एका तासात पाच सहा गणितं शिकवत महाराष्ट्रातल्या एका प्रख्यात गणितीला एक कोडं सुटेना तेव्हा त्यांनी ते सगळ्यांना पाठवलं पण कुणाला सोडवता आलं नाही पुढे ते काही कामासाठी पुण्यात आलेले असताना त्यांनी लोकमान्यांची भेट घेतली आणि त्या गणिताबद्दल सांगितलं लगेच लोकमान्यांनी तो कागद हातात घेतला सात आठ मिनिटं त्यावर एकाग्रतेने विचार केला आणि उलगडून दाखवलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये लोकमान्य भूमिती बीजगणित आणि संस्कृत शिकवत संस्कृतमध्ये भर्तृहारीची शतके ते विद्यार्थ्यांना शिकवत भूमिती शिकवताना विद्यार्थ्याला फळ्याजवळ बोलावून त्याच्याकडून आकृती काढून घेत आणि त्याच्या मर्जीप्रमाणे अक्षरं द्यायला सांगत लोकमान्यांची फयाकडे पाठ असे ते एकदा आकृती पाहात आणि मग परत परत वळून न बघता अक्षरं ध्यानात ठेवून एकापुढे एक पायरी बिनचूक सांगत जात आणि प्रमेय पूर्ण करीत असत विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यात त्यांना बिलकुल आळस नसे उलट मुलांच्या घोळक्यातून ते त्यांच्याशी गप्पा मारत जात तेव्हाही बौद्धिक घेणं चालूच असे काव्य व्याकरण शिकवताना गंगेसारखा वाणीचा बलवान ओघ चालू असे त्यांचे वेदांग ज्योतिषशास्त्राचे ज्ञान तर पूर्णपणे गणितातल्या त्यांच्या पांडित्याचाच आविष्कार होता